पंचाहत्तरावा राजाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान परीक्षिताने विचारले मुचा ऋषी मुनी देव इत्यादी आले होते ते सर्वजण आनंदित झाले पण दुर्योधन मात्र नाही ही गोष्ट मी आपल्या सोडून ऐकली भगवंत आपण याचे कारण सांगावे श्री शुक म्हणाले परीक्षिता तुझे थोर आजोबा युधिष्ठीर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवाकार्य स्वीकारली होती भीमसेन भोजन प्रमुख होता दुर्योधन खजिनदार होता सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहत होता अर्जुन गुरुजनांची सेवा होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार करणं दाने देत होता परीक्षिता याचप्रमाणे सात्यकी विकर्ण हार्दिक विदूर इत्यादी तसेच भूरी श्रवा इत्यादी बांधिकाचे पुत्र आणि संतरदन इत्यादींना राजस्वीयज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केले होते ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे काम करीत होते ऋत्वी सदस्य ज्ञानीपुरुष इष्टमित्र आणि बांधव यांचा गोड वाणी पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला तसे शिशुपाल भक्त वत्सल भगवंतांच्या चरणी विलीन झाला त्यानंतर सर्वांनी गंगेत अवघ्र स्नान केले या स्नाच्या सोहळ्याच्या वेळी मृदुंग शंख ढोल नवबती नगारे शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्य वाजू लागली नर्तकी आनंदाने नाचू लागल्या गवही गटागटांनी गावू लागले भीणा बासऱ्या टाळ झांझा वाजू लागल्या यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात धुंधवू लागला सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू सृंजय कांबोज गुरु केकय आणि कोसल देशाचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगेबिरंगी ध्वजापता युक्त आणि खूप सजवलेल्या अशा हत्ती रथ घोडे आणि सैनी अशा चतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते यज्ञाचे सदस्य ऋत्वीज आणि पुष्कल से विद्वान ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्चस्वराने पठन करीत चालले होते त्यावेळी देव ऋषी पितर गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते यावेळी स्त्री पुरुष सुगंधित द्रव्ये फुलांचे हात रंगबिरंगी वस्त्रे आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून ठटून एकमेकांवर पाणी तेल दूध लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करीत होते वारांगणा पुरुषांना तेल दूध सुगंधित पाणी हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुष सुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवी तो उत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळ्या त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात बसून आल्या होत्या पांडवांचे मामेभाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते त्यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मितहाने खुलून दिसत होते त्या राण्याची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्तस्थळ्यादी अवयव दिसू लागले होते त्यानी आपले दीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग होत्या ज्या धावपळीमुळे त्यांच्या वेण्या सुटून त्यामध्ये माळलेली फुले उघडून होती त्यांचा हा मनोहारी हार, विहार पाहून कामी पुरुषांचे चित्तचंचल होत होते चक्रवर्ती राजा युधिष्ठीत द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे झुंपलेल्या आणि सोन्याच्या हारानी सजवलेल्या रथात बसला होता त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तीमंत राजस्वीयज्ञ वाटत होता ऋत्विजांनी पत्नीसंयास नावाचा याग आणि यज्ञांत स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठीराकडून आचमन आणि संकल्प करवून गंगास्नान करवले त्यावेळी माणसे आणि देवतासुद्धा दुंडुबी वाजवू लागल्या तसेच देव ऋषी पीतर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले कारण या स्नामुळे महापापीसुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात त्यानंतर धर्मराजाने नवीन वस्त्रे परिधान केली आणि बहुमोल अलंकार घातले नंतर ऋथ्वी सदस्य ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे अलंकार आणि दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले भगवत परायण राजाने बांधव कुटुंबीय राजे इष्टमित्र हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडीत कुंडले फुलांचे हार पगड्या लांब अंगरखे रेशमी वस्त्रे आणि रत्नांचे बहुमोल हार घातल्यामुळे ते देवतांप्रमाणे शोभून दिसत होते कानांमधील कुंडले आणि कुरळे केस यामुळे ज्यांची मुखकमळे शोभून दिसत होती अशा स्त्रिया कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या परीक्षिता राजामध्ये चारित्र्यसंपन्न ऋत्वीते सदस्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र राजे देव ऋषी पितर अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिरानं सत्कार केला त्यानंतर ते सर्वजण धर्मराजांचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले अमृतपान करीत असताना माणूस जसा कधीच तृप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व लोक भगवतभक्त राजशी युधिष्ठिरांच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपले आपतष्ट संबंधी बांधव आणि भगवान श्रीकृष्ण थांबवून ठेवली कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच त्याला दुःख होत होते भगवान श्रीकृष्णांनी सांब इत्यादी यादव वीरांना द्वारकापुरीला पाठवले आणि स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तिथे थांबले अशा प्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजाचा मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी म्हटली एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंतपुरातील संपत्ती आणि राजश्री यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला परीक्षेचा मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनवले होते त्यामध्ये राजे दैत्य राजे आणि सुरेंद्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर एकवटलेले होते त्या सर्वांच्या दारा द्रौपदी तिथे आपल्या पतींची सेवा करीत होती त्यावेळी त्या राजभवनात श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहत होत्या त्या जेव्हा राजभवनात नितंगांच्या भारामुळे हळूहळू चालत तेव्हा त्यांच्या नुपुरांचा आवाज सगळीकडे पसरत अस त्यांचे कटिप्रदेश अत्यंत सुंदर होती तसेच त्यांच्या ता वक्षस्थळावर लावलेल्या केशराच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्रहार लालसर वाटत होते कुंडले घातलेली आणि कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषच शोभून दिसत होती हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतकरणात जळफाळ होऊ लागला राजा धीराज युधिष्ठीर एके आपले बंधू संबंधी आणि आपला नेत्रच असे श्रीकृष्ण यांच्यासह मय दानवाने बनवलेल्या सभेत सुवर्णसिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता त्याचे ऐश्वर ब्रम्हदेवाच्या ऐश्वर्यासारखेच वाटत होते भाट त्याची सुती करीत होते त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तिथे आला त्याच्या डोक्यावर मुगुट गळ्यामध्ये हार आणि हातात तलवार परीक्षिता तो रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता मय दानमाने त्या सभेत अशी किमया केली होती की दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्रे वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तिथे आफटला तो पडल्याचे पाहून भीमसेन राण्या आणि अन्य राजे हसू लागले त्यावेळी युधिष्ठ जरी त्यांना मनाई करीत होता तरी श्रीकृष्णांची त्याला संमती होती या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला तो क्रोधाने जळू लागला आता तो मान खाली घडून गुपचुपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापुराला गेल्या ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता खर तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता परीक्षिता त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला हे तू मला विचारले होतेस ते सर्व मी तुला सांगितले अध्याय पंचाहत्तरावा समाप्त